अध्याय दुसरा पुराणांची माहिती सूत सांगतात तुम्ही महात्मानी पावन केल्यामुळे मी धन्य झालो आहे आता तुम्ही प्रश्न केला आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला ते पुराण सांगतो ब्रह्मदेव वगैरेनी ज्याचे सेवन केले आहे श्रेष्ठ मुनी ज्याचे नेहमी ध्यान करतात आणि योगीजनांना ज्यामुळे मुक्ती मिळते अशा त्या भगवंतांच्या चरणकमलांना नमस्कार करून भगवतीच्या नावाने प्रसिद्ध असलेले हे संपत्ती कारक उत्कृष्ट पुराण मी तुम्हाला सविस्तर सांगतो श्रुतीमध्ये जिला विद्या आणि आद्य शक्ती म्हटले आहे जी सर्वत्र आणि संसार रूप बंधन तोडण्यात निपुण आहे सर्वांच्या अंतःकरणात जी राहत आहे मलीन अंतकरणाच्या लोकांना जिचे ज्ञान होणे कठीण आहे आणि मुनींनी ध्यान योगाने आवाहन केले तरच ती प्रत्यक्ष येत असते भगवती ती हे सिद्धिप्रदूर्ण जग उत्पन्न करते त्याचे करते, याचा त्या या सर्व जगता मात से संपूर्ण विश्व ब्रह्मदेव उत्पन्न करते प्रसिद्ध है ब्रह्मदेव उत्पत्ति विष्णु नाभी कमला होने तो परतंत्र आहे, विष्णु शेषरूप शय्ययन करी शेष आधार आहे। विश्वाचा मुख्य उत्पादक कसा समझायागर शेष आहे, तो सागर रसरूप्राशिवा रस असंभवनीय नहींगर ही विश्वाच उत्पादक यास्तव सर्व रूपांविषयी जी खरोखर स्वतंत्र शक्तिरूप आहे त्याच सर्व भूतांच्या जननीला मी शरण आहे सगुण व निर्गुण आणि मायारूप व मुक्तीप्रद असलेल्या त्या देवीचे ध्यान करून मी संपूर्ण पुराण तुम्हाला सांगतो या पवित्र भागवत पुराणात अठरा संस्कृत श्लोक आहेत व्यासांनी याचे बारा स्कंध केले असून त्यात तीनशे अध्याय आहेत त्यातील पहिल्या स्कंदात 20, दुसऱ्यात बारा तिसऱ्यात तीस चौथ्यात पंचवीस पाचव्यात पस्तीस सहाव्यात एकतीस सातव्यात चाळीस आठव्यात चोवीस नवव्यात पन्नास दहाव्यात तेरा अकराव्यात चोवीस आणि बाराव्या स्कंदात चौदा अध्याय आहेत सर्ग पाच लक्षणे पुराणात असतात सर्वदा नित्य व्यापक विकाररहित निर्गुण आणि कल्याण स्वरूप अशा देवीचा सात्विक राजस आणि तामस अशा तीन शक्ती आहेत त्या स्त्री रूप तीन शक्ती महालक्ष्मी महा आणि महाकाली महा म्हणून प्रसिद्ध आहेत या तीनही शक्तींची देहरूपाची उत्पत्ती कथन केली आहे त्याला सर्ग म्हणतात विष्णू ब्रह्मदेव आणि महेश्वर यांची अनुक्रमे रक्षण सृष्टी आणि संहार याकरिता होत असलेली उत्पत्ती हाच प्रतिसर्ग होय हिरण्य कश्यपू आणि चंद्रवसूर्य यांचा वंश सांगितला आहे ते पुराणाचे तिसरे लक्षण होय कालपरिणाम व स्वयंभू मनुचे स्वयंभू वगैरे मनुचे वृत्तांत म्हणजे मनवंतर आणि या सर्वांचे वंश कथन करणे म्हणजे वंशानुचरित हे पुराणाचे पाचवे लक्षण होय या पाच लक्षणाने सर्व पुराणे युक्त असतात त्याचप्रमाणे सव्वा लक्ष श्लोकांचे शौनक विचारतात सुता ती पुराणे कोणती आणि ते आम्हाला सांग आम्ही ब्रह्मदेवाकडे गेलो त्याने आम्हाला एक मनोमय चक्र दिले आणि तो म्हणाला याच्या पाठोपाठ जा या चक्राची धाव मोडेल त्या प्रदेशात कलीचा प्रादुर्भाव होणार नाही मग सत्ययुग आल्यावर पुन्हा तुम्ही इथे या त्याप्रमाणे आम्ही चक्राच्या मागे जात जात या स्थानी आलो आहोत येथे चक्राची नेहमी मोडून पडल्यामुळे हे स्थान न झाले आहे आम्ही येथे पशुशिवाय होणारे सारे यज्ञ पुरोडाशाचे हवन करून केले आहेत आम्हाला आता सत्ययुग येईपर्यंत असाच काळ घालवा आहे सुता आमच्या परमभाग्यानेच तू येथे आला आहेस आता तू आम्हाला पवित्र पुराण सांग आम्हाला ते ऐकण्याची फार उत्सुकता आहे आम्हाला दुसरे काही काम नाही आम्ही अगदी एकाग्र मन लावून बसलो आहोत तू बुद्धिमान आहेस तेव्हा आम्हाला ज्यात धर्म अर्थ आणि काम यांचे योग्य वर्णन आहे आणि ज्यातले ज्ञान प्राप्त झाले असता खचित मोक्ष मिळतो असे भागवत पुराण तू सांग व्यासाने सांगितलेल्या या मनोरम कथा ऐकून आमची संपूर्ण तृप्ती कधीच होत नाही तेव्हा हे सर्व गुणांचे आगर जगनमातेच्या नाट्याने संपन्न असे अद्भूत पावन मनोरथ पूर्ण करणारे आणि सर्व पापांचा नाश करणारे भगवतीच्या नावाने असलेले पुराण तू आम्हाला सांगून प्रकट कर अध्याय दुसरा समाप्त